अध्याय अडतीसावा अक्रूराचे व्रजगमन श्री शुकाचार्य म्हणतात महाबुद्धिमान अक्रूर सुद्धा त्या रात्री मथुरेत राहून सकाळी रथात बसून नंदाच्या गोकुळाकडे निघाला भाग्यवान अक्रूराची कमलनयन भगवंतांच्या ठिकाणी परमभक्ती होती यामुळे गोकुळात जाताना तो असा विचार करू लागला की मी असे कोणते शुभकर्म केलेले होते अशी कोणती दीर्घ तपश्चर्या केली होती किवा कोणत्या सत्पात्र व्यक्तीला असे कोणते दान दिले होते की ज्याचे फळ म्हणून आज मला भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होणार विषयासक्त अशा मला भगवंतांचे दर्शन अतिशय दुर्लभ वाटते जसे शूद्र जातीतील माणसाला वेदपठण दुर्लभ असते परंतु तसेच काही नाही मला अधमाला सुद्धा भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होईलच जसे काळरूप नदीतून वाहत जाणारा एखादा एखाद्या वेळी संसार पार करू शकतो आज माझी सारी पापे नष्ट झाली आज माझा जन्म सफळ झाला कारण योग्यांच्या सुद्धा ध्यानाचा विषय असणाऱ्या भगवंतांच्या चरणकमलांना मी आज प्रत्यक्ष नमस्कार करणार आह अहो कंसाने आज माझ्यावर मोठीच कृपा केलेली आहे त्याने पाठवल्यानेच मी या भूतलावर अवतीर्ण झालेल्या स्वत भगवंतांच्या चरणकमलांचे दर्शन घेईन त्यांच्या नखमंडलाच्या केवळ कांतीचे ध्यान करूनही पूर्वीचे ऋषी या अज्ञान रूप अपार अंधकार राशीला पार करू शकले ब्रम्हदेव शंकर इत्यादी देव ज्यांची उपासना करतात लक्ष्मी देवी आणि प्रेमी भक्तांसह मोठमोठे ज्ञानी लोकसुद्धा ज्यांची आराधना करतात जे गायी चालण्यासाठी गोपालांबरोबर वनामध्ये भ्रमण करतात आणि जे गोपींच्या वक्षस्थळावर लागलेल्या केशराने रंगून जातात त्या चरणांचे आज मला दर्शन होणार त्या मुकुंदाचे गाल आणि नाग दखणे आह त्यांचे लालसर कमलासारखे नेत्र स्मितपूर्वक पाहतात त्यांच तुरळ्या केसांनी शोभणारे मुखकमल मला आज खात्रीन पहायला मिळणार कारण आज ही हरणे माझ्या उजव्या बाजूनी जात आहेत पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी भगवान विष्णून स्वच्छेनिमनष्यावतार घेतलेला आह सौंदर्याच्या खाणीचे आज मला दर्शन होणार आहा सहजपणे माझ्या दृष्टीला मिळणारा हा लाभ नव्हेच काय जे अहंकार न बाळगता या कार्यकारण रूप जगाचे फक्त दृष्टी आहेत त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या स्वरूप साक्षातकारामुळे अज्ञानामुळे वाटणारा भेदभ्रम मुळीच असत नाही ते आपल्या योगमायेनेच केवळ संकल्प करून प्राण इंद्रिय बुद्धी इत्यादींसह आपल्या स्वरूप रुप जीवांची निर्मिती करतात आणि त्यांच्याचबरोबर गोकुळातील घराघरातून निरनिराळ्या प्रकारच्या लीला करीत असल्यासारखे भासतात सर्व पापांचा नाश करणारे त्यांचे परम मंगल गुण कर्म आणि जन्म यांनी युक्त असलेली वाणीच जगाला जीवन देते सौंदर्य देते आणि पवित्र करते परंतु जी वाणी हे वर्णन करीत नाही ती प्रेताच्या साजशृंगारासारखीच व्यर्थ होय तेज भगवान स्वत यडूवंशामध्ये आपणच घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करणाऱ्या श्रेष्ठ दक्षतांचे कल्याण करण्यासाठी अवतीर्ण झाल तेज भगवान आपली कीर्ती पसरवीत आज व्रजामध निवास करीत आह सर्व देवसुद्धा त्यांच्या संपूर्ण मंगलमय यशाचे गान करीत असतात ते महापुरुषांचे आश्रय आणि गुरु आह त्यांचे सौंदर्य तिन्ही लोकांना मोहित करणारे आह दृष्टी असणाऱ्यांच्या ते परमा आनंद आहेत लक्ष्मीला सुद्धा हवेसे वाटणारे रूप त्यांनी धारण केलेले आहे त्यांचे मला आज खात्रीने दर्शन होणार कारण आज सकाळपासूनच मला शुभशकुन शुकून होत आहेत जेव्हा मी त्यांना पाहीन तेव्हा सर्वश्रेष्ठ पुरुष बलराम तसेच श्रीकृष्णांच्या चरणांना नमस्कार करण्यासाठी लगेच रथातून खाली उडी टाकीन योगी आत्मसाक्षातकारासाठी ज्यांना आपल्या हृदयामध्ये धारण करतात त्यांना त्या मी आज प्रत्यक्ष पाहून त्यांच्या चरणांवर लोटांगण घालणार आह त्या दोघांच्या बरोबरच त्यांच्या वनवासी मित्रांना सुद्धा वंदन करणार जेव्हा मी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेव तेव्हा ते आपले करकमल माझ्या मस्तकावर ठे कालोरूपी सापाच्या आवेगाने घाबरून जाऊन त्यांना शरण जातात त्या लोकांना या करकमलला अनिस्तर अभयदान दिलि आह इंद्राने आणि दैत्यराज बलीने भगवंतांच्या याच करकमलांमधवस्तू समर्पित करून तिन्ही लोकांचे प्रभुत्व प्राप्त करून घेतले ज्या करकमलांमधून कमलपुष्पासारखा सुगंध येतो त्या याच करकमलांनी स्वतच्या स्पर्शाने रासलीच्या वेळी व्रजयुवतींचा थकवा घालवला होता कंसाने मला दूत म्हणून पाठवलेले असले तरी अच्युत मला शत्रू समजणार नाहीत कारण ते सगळ्या विश्वाचे साक्षी आहेत म्हणून माझ्या अंथकरणाच्या आत बाहेर काय चाललेले आहे ते क्षेत्ररूपाने आपल्या निर्मल ज्ञानदृष्टीने ते पाहत असतात मी त्यांच्या चरणांजवळ हात जोडून विनम्र भावाने उभा राहीन तेव्हा स्मितहा्य करीत ते दयार्द्र दृष्टीने माझ्याकडे पाहतील त्यावेळी माझे जन्मोजन्मीचे सगळे पाप त्याच वेळी नष्ट होऊन जाईल आणि मी निशंकपणे परमानंदामध्ये मग्न होऊन जाईल मी त्यांच्या नात्यातील असून त्यांचा अत्यंत हितचिंतक आहे त्यांचा खेरीज माझे दुसरे दैवत नाही म्हणून ते आपल्या पृष्ठभाऊंनी मला हृदयाशी धरतील त्याचवेळी माझा देह तीर्थस्वरूप होईल आणि माझी कर्माची बंधने तुटून जातील ते, ते मला जेव्हा आलिंगन देतील आणि मी हात जोडून मस्तक लवून त्यांच्यासमोर उभा टाकील आणि जेव्हा ते मला अक्रूर काका म्हणून हाक मारतील तेव्हा माझे जीवन धन्य होईल श्रीकृष्णानी ज्याला आपले म्हटले नाही त्याच्या त्या जन्माचा धिक्कार असो त्यांना कोणी प्रिय नाही की कोणी अत्यंत जवळचा नाही त्यांचा कोणी नावडता नाही कोणी शत्रु नाही की त्यांच्या उपेक्षेला पात्र असाही कोणी नाही तरीसुद्धा कल्पवृक्ष ज्याप्रमाणे आपल्या जवळ येऊन याचना करणाऱ्याला त्यांनी मागितलेली वस्तू देतो त्याचप्रमाणे भगवान सुद्धा जो त्यांना जसा भसतो त्याला ते तसाच भसतात मी विनम्र भावाने मस्तक लवून जेव्हा बलराम दादांच्या समोर उभा राहीन तेव्हा असत असत ते मला आपल्या हृदयाशी धरून म्हणजे दोन्ही हात पकडून मला घरात घेऊन जातील तिथे माझा प्रकारे पाहूनचार करतील त्यानंतर मला विचारतील की आमच्या घरच्यांच्या बरोबर कंस कसा वागतो श्री शुक म्हणतात परीक्षिता स्वफलकाचा मुलगा अक्रूर वाटेत याच चिंतनात बुडून गेला होता रथाने गोकुळात तो जाऊन पोहोचला तेव्हा सूर्य चलाला गेलेला होता ज्यांच्या चरणकमलांची पवित्र धूळ सर्व लोकपाल आपल्या किरीटांवर धारण करतात त्यांच्या चरणचिन्हांचे अक्रूराने गोकुळात दर्शन घेतले कमल यव अंकुश इत्यादी असाधारण चिन्हांमुळे त्यांची ओळख पटत होती आणि त्यांनीच पृथ्वीची शोभा वाढवलेली होती त्या चरणचिन्हांचे दर्शन होताच अक्रूराच्या हृदयात आनंद मावेन असा झाला प्रेमा मेगाने त्याच्या अंगावर रोमांच आले अश्रुनी डोळे डबडबले तेव्हा रथातून ओढी टाकून तो त्या धुळीत लोळू लागला आणि म्हणाला आह हा हा तर आमच्या प्रभूंच्या चरणांच्या धुळीचा प्रसाद आहे कंसाचा संदेश घेतल्यापासून श्रीहरींची चिन्हे दर्शन गुणश्रवण इत्यादीपर्यंत अख्रूराच्या चित्ताची जशी अवस्था झाली तशी होणे हाच मनुष्याच्या ध्येय करण्याचा श्रेष्ठ लाभ आहे म्हणून माणसाने दंभ भय आणि शोक यांचा त्याग करून मनात नित्य असाच भाव बाळगावा अक्रूराने ब्रजात पोहोचल्यावर श्रीकृष्ण आणि बलराम या दोन्ही भावांना गायींची धार काढण्यासाठी गेलेली पाहिले श्यामसुंदर श्रीकृष्णांनी पितांबर आणि बलरामानी निलांबर धारण केले होते त्यांचे डोळे शरदकालीन कमळाप्रमाणे सुंदर दिसत होते त्यांनी नुकताच किशोरावस्थेत प्रवेश केलेला होता एक सावळा आणि दुसरा गोरा असे ते दोघेही सौंदर्याची खान होते पुष्ठभाऊ सुंदर वजन असलेले ते अतिशय मनोहर दिसत होते आणि हत्तीच्या पिल्लाप्रमाणे त्यांची डौलदार चाल होती ते महात्मे ध्वज वज्र अंकुश आणि कमलाचे चिन्ह असलेल्या पायांनी व्रजभूमी सुशोभित करीत त्यांचे स्मितहास्यपूर्वक पाहणे दयार्द्र होते त्यांची लीला उदात्त आणि सुंदर होती गळ्यात वनमाला आणि मण्यांचे हार झगमगत होते, त्यांनी स्नान करून निर्मळ वस्त्रे परिधान केलेली होती आणि शरीराला सुगंधी उठणी लावलेली होते. जगाचे अधिकारण जगाचे स्वामी पुरुषोत्तम जगाच्या रक्षणासाठी आपल्या संपूर्ण अंशांनी बलराम आणि श्रीकृष्ण यांच्या रुपामध्ये अवतीर्ण होऊन आपल्या अंगकांतीन दिशांचा अंधकार दूर करीत आहेत ते असे दिसत होते की सोन्याने मडलेला पाचूचा आणि चांदीचा पर्वतच त्यांना पाहताच अक्रूराने प्रेमावेगाने अधीर होऊन रथातून खली उडी मारली आणि रामकृष्णांच्या चरणांना साष्टांग दंडवत घातले हे राजा भगवंतांच्या दर्शनाने त्याला इतका आनंद झाला की त्याचे डोळे पाण्याने भरून आले सर्व शरीर पुलकीच झाले त्याचा गळा दाटून आल्याने तो आपले नावसुद्धा सांगू शकला नाही शरणागत वत्सल श्रीकृष्णानी त्याच्या मनातील भाव जाणून प्रेमाने आपल्या चक्रांकित हाताने त्याला जवळ ओढून हृदयाशी धरले यानंतर उदार मनाच्या श्री बलरामाने नमस्कार करणाऱ्या त्याला आलिंगन दिले आणि त्याचा एक हात श्रीकृष्णांनी तर दुसरा बलरामानी पकडून दो दोन्ही भाऊ त्याला घरी घेऊन गेले श्रीकृष्णांनी त्यांचे चांगले स्वागत करून आणि खुशाली विचारून उच्च आसनावर बसवले आणि विधीपूर्वक पाय धुवून मधुपर्क पूजा केली यानंतर भगवंतांनी अतिथी म्हणून आलेल्या अक्रुराला एक गाय भेट दिली आणि त्याचे पायचेपून त्याचा थकवा दूर केला नंतर अतिशय आदराने पवित्र अशा मिष्टांनाचे भोजन दिले भोजन झाल्यानंतर धर्माचे मर्म जाणणाऱ्या बलरामांनी प्रेमाने मुखशुद्धीसाठी विडा देऊन सुगंधी माळ घालून त्याला अतिशय आनंदित केले अशा प्रकारे सत्कार झाल्यानंतर त्याच्या जवळ जाऊन नंदराजाने विचारले अक्रूर महोदय निर्दयी कौंश जिवंत असताना आपण तिथे दिवस कसे घालवता कसा याने पाळलेल्या बोकडांसारखीच आपली अवस्था असणार ज्या इंद्रिय पापी माणसाने आपल्या विलाप करणाऱ्या बहिणीच्या कोळ्या मुलांना ठार मारले त्याचीच प्रजा असलेल्या आपले कुशल असेल हा विचार तरी आम्ही कसे करू शकतो अक्रूराने नंदाना त्यांची खुशाली अगोदरच विचारली होती त्यांनीही जेव्हा अशा प्रकारे मधुरवाणीने अक्रूराची चौकशी केली आणि त्याचा सन्मान केला तेव्हा प्रवासामुळे अक्रूराच्या शरीराला आलेला शीण दूर झाला